पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन सप्टेंबर अठ्ठावीस एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर अठ्ठावीस एकोणीसशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनींनो कुरानमधील पाठ म्हणायला विरोध आहे असा कोणी या सभेत आहे काय अहिंसेवरील माझ्या अढळ श्रद्धेमुळे मी दुसरे काहीही करू शकत नाही असे असले तरीही मी म्हणेन की तुमच्या मताच्या विरोधात असलेल्या इतक्या मोठ्या लोकांच्या मताचा तुम्ही अनादर करायला नको या दृष्टीकोनातून तुमचे वागणे योग्य नाही मी नंतर जे काही सांगणार आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की कुणाच्या तरी चिथावणीमुळे तुम्ही दुखवत असलेली असहिष्णुता ही देशातील चिडचिड आणि क्रोध यांनी भरलेल्या वातावरणाचा पुरावा आहे आणि यामुळेच स्त्रीयुत चर्चिलना देशाबद्दल अनेक कटू गोष्टी बोलण्याची संधी मिळाली चर्चिलच्या भाषणाचा रुटरनिपाठवला सारांश आजच्या वृत्तपत्रामध्रकाशित झाला आहा तो मी तुम्हाला हिंदुस्तानीत समजावून सांगित भारतामध्या भयावह कत्तली सुरु आह त्याच मला आश्चर्य वाटत नाही सुरु असलखा परस्परांच्या या क्रूर आणि भयावह कत्तली ही तर केवळ सुरुवात आह नरमांस भक्षकांच्या क्रूरपणाने या कत्तलीवर रक्तपात त्या जमाती करत आह ज्यांच्यामध सर्वोच्च संस्कृतीला जन्मदिमता आह आणि ब्रिटिश राजमुकुट आणि संसद यांच्या सहिष्णू आणि निपक्षपाती राज्यात ज्या जमाती पिढ्यानपिढ्या जवळजवळ संपूर्ण शांततेत राहत होत्या जगाचा हा भाग गत साठ वा सत्तर वर्षापासून सर्वाधिक शांत होता परंतु मला भीती आहे की भविष्यात त्याची लोकसंख्या सर्व ठिकाणी कमी होणार आहे आणि लोकसंख्या कमी होण्याबरोबरच या विशाल देशाच्या संस्कृतीचा जो राहास होईल ती आशियातील सर्वात दुःखद आणि नैराश्यपूर्ण घटना होईल तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की चर्चिल हे महापुरुष आहेत ते इंग्लंडच्या राजघराण्याच्या रक्ताचे आह ब्रिटिशांच्या इतिहासात मार्ल बरो कुटुंब फार प्रसिद्ध आह दुसरे महायुद्ध सुरु झाल्यानंतर ब्रिटिश साम्राज्य जेव्हा संगडास सापडले होते तेव्हा त्यांनी सत्तेची धुरा सांभाळली होती त्यावेळी ब्रिटिश साम्राज्यावर आलेल्या संगडातून चर्चिलनी त्याला वाचवले होते यात काही संशय नाही संयुक्त राज्य अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या मदतीशिवाय इंग्लंड जिंकू शकला नसता असे म्हणणे चूक आहे चर्चिलच्या तीक्ष्ण राजकीय मुसद्देगिरीशिवाय या सर्व राष्ट्रांना एकत्रित कोणी आणले असते त्या काळात ब्रिटनची प्रतिष्ठा जपणाऱ्या चर्चिलच्या सेवेचा ग्रेट ब्रिटननी गौरव केला परंतु युद्धाच्या दरम्यान इंग्लंडमध्ये जी प्रचंड जीवित आणि वित्तहाणी झाली होती तिच्यातून बाहेर पडण्याकरता इंग्लंडने मजूर पक्षाला निसंकोचपणे सत्ता सोपवली ब्रिटिशांनी काळाची पावले ओळखली आणि स्वतःहून साम्राज्य तोडण्याचा सा व बाहेरून न दिसणारी मनोमिलनाची अभेद्य शासन व्यवस्था निर्माण करण्याचा निर्णय घेतला भारताचे विभाजन झाले आणि दोन्ही देशांनी स्वतःहून ब्रिटिश राष्ट्रकुलात सामील होण्याचा सा निर्णय घेतला हिंदुस्तानला स्वतंत्र करण्याचा निर्णय ब्रिटनमधील सर्व मिळून घेतला आणि या कामात चर्चिल आणि त्यांच्या पक्षाचे लोकही सहभागी होते ब्रिटिशांनी उचललेले हे पाऊल भविष्यात योग्य ठरते की नाही ही गोष्ट वेगळी श्रीयुत चर्चिल हे सत्तेच्या हस्तांतरणाच्या कामात सहभागी असल्यामुळे या सत्तांतराच्या मूल्याला धक्का लागेल असे काहीही न करणे श्रीयुत चर्चिलकडून अपेक्षित आहे असा जो सल्ला मी दिला होता त्याच्याशी याचे काहीही देणे गेले नाही ब्रिटिशांनी केलेल्या सत्तेच्या हस्तांतरणाशी तुलना करता येईल असे आधुनिक इतिहासात एकही उदाहरण नाही यात काहीही संशय नाही प्रियदर्शी अशोकने केलेल्या त्यागाची अशावेळी मला आठवण येते परंतु अशोकाची कृती अतुल्य आहे आणि हे उदाहरणही आधुनिक येत असतील नाही यामुळेच चर्चिलच्या भाषणाचा रुटरनिपाठवल सार वाचून मी दुखावलो रुटर ही ख्यातना मृतसंस्था चर्चिलच्या भाषणाचा चुकीचा वृत्तांत दस मी गृहित धरल आहा चर्चिलनी आपल्या दक्षाची महान सवा क्लि होती परंतु या भाषणान त्यांनी आपल्या दक्षाची हानी क्लि आह चर्चिलनं जर माहीत होत की ब्रिटिश राज्यातून भारताला स्वतंत्र कल्यानंतर भारताची अशी भयानक दुर्दशा होईल तर याची संपूर्ण जबाबदारी ब्रिटिश साम्राज्याची बांधणी करारांची आहे व त्या जमातींची नाही ज्यांच्यात महानतम संस्कृतीला जन्म देण्याची क्षमता आहे हे चर्चिलना माहीत नव्हते काय माझ्या मते सरसकट विधान करण्यात चर्चिलनी फार घाई केली आहे भारताची लोकसंख्या कितीतरी करोड आहे त्यातील काही लाख लोकांनी पाचवी मार्ग अवलंबिला आहे ही संख्या नगण्य आहे मी चर्चिलना भारतात येण्याचे आणि येथील परिस्थितीचा अभ्यास करण्याचे खात्रीपूर्वक निमंत्रण देतो परंतु त्यांनी काही खास प्रग्रह बाळगून आणि आपल्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून इथे यायला नको तर असे निपक्षपाती इंग्रज गृहस्थ म्हणून यायला पाहिजे की करता देशाची प्रतिष्ठा पक्षप्रतिष्ठेपेक्षा अधिक मोलाची चे असेल आणि ब्रिटिश सरकारला त्यांच्या या कामात दैदिप्यमान यश मिळवून देण्याकरता मदत करण्याची इच्छा असेल ग्रेट ब्रिटनच्या या विशेष पावलाची परीक्षा त्याच्या परिणामावरुन होईल हिंदुस्तानच्या विभाजनाने या दोन भागांना परस्परांशी भांडण्याकरता अपरिहार्यपण निमंत्रिले आहे दोन भागांना स्वतंत्रपणे स्वराज्य देखि ही गोष्ट स्वातंत्र्याच्या उदात्त देणगीला लागलेल्या कलंकासारखी वाटते दोनपैकी कोणताही भाग राष्ट्रकुलातून बाहेर पडण्याला स्वतंत्र आहे या म्हणण्याला काही अर्थ नाही हे म्हणण सोपे परंतु करणे कठीण आह याविषयावर मी अधिक बोलणार नाही श्रीयुत चर्चिलनी याविषयावर बोलताना आपली वक्तव्य अधिक काळजीपूर्वक केली पाहिजे हे मी जे काही म्हणालो त्यावरुन स्पष्ट झालेच असेल परिस्थिती काय आहे याची चौकशी करण्याआधीच त्यांनी आपल्या सहकार्यांची निंदा केली आह चर्चिलनी अस वक्तव्य देण्याकरता तुमच्यापैकी अनेकांनी संधी दिली आह श्रीयुत चर्चिल यांचे भविष्यकथन खोटे ठरविण्याकरता आपल्या मार्गात सुधारणा करण्याकरता तुमच्याजवळ अजूनही भरपूर वेळ आहा मला माहीत आहे की आजकाल माझे कोणीही ऐकत नाही असे नसते आणि स्वतंत्र करता वाटाघाटी सुरु होण्यापूर्वी लोक माझे जसे ऐकत होते तसे ऐकत राहिले असते तर ज्या पाशवीपणाचे रस घेऊन श्रीयुत चर्चिलनी अतिरंजित वर्णन केले तो पाशवीपणा कधीही घडला नसता आणि तुम्ही सुद्धा आर्थिक आणि घरगुती समस्या सोडवण्याच्या मार्गाला लागला असता प्रकरण 127 प्रार्थना प्रवचन सप्टेंबर तीस एकोणीसशे नवी दिल्ली सप्टेंबर तीस एकोणीसशे मला वाटते की आपण सर्व दानव झालो आहो आज हिंदू आणि मुसलमान दोघेही दानव झाले आहेत कोणी कमी केले आणि कोणी जास्त असे कोणी कोणाला म्हणावे कोणी कमी मारले आणि कोणी जास्त या आता आम्ही जाऊ शकत नाही सरकारने पाकिस्तानमधून निर्वासितांना आणले पाहिजे आणि असे ते दुसऱ्या सरकारची वाटाघाटी करूनच करू शकते या सर्व अडचणी आहेत परंतु सरकार बनले आहे तेच मुळी अडचणी सोडवण्याकरता शासनांतर्गत जे लोक राहतात त्यांचे रक्षण करणे शासनाचा धर्म असतो आणि सरकार असे करू शकत नसेल तर त्याने राजीनामा दिला पाहिजे याबाबत मला किचितही शंका नाही आज आपले सरकार असे आहे की ज्याला आपण मजबूत करू शकतो वा पदच्यूत करू शकतो याला आज लोकशाही म्हणतात जनतेने स्वतः स्थैर्यमाने वागायला पाहिजे आणि नियंत्रणात राहायला पाहिजे त्यांना शिस्तीचा अर्थ कळला पाहिजे व तिचे पालन केले पाहिजे ते जर असे करणार नाही तर त्यांना काहीही किंमत राहणार नाही आपल्याला आपले कर्तव्य पार पडायचे असेल तर आपण हे शिकलो पाहिजे मुलांना थोडेफार समजू लागल्यापासूनच आपण ही गोष्ट आपल्या मुलांमध्येही रुजवली पाहिजे तुम्ही तुमच्या मुलाला सांगितले पाहिजे की धर्माचे स्थान तुमच्या हृदयात आहे व मी ते रक्षण करू शकत नहीं तुम्हें संगित पाजे कि वडिल आ मुंब् प्रशिक्षण देने वडिं काम आते तुम्हार धर्मा रक्षण तुम्हें स्वतः के मुला शिकवल होतेमाझा एक मुलगा दक्षिण आफ्रिक दुसरा दूर क्ठेतरी पीत तो क्ठे आ एक मुलगा नागपुर आचारा मोटा मुश्किल ने अपले पोट भरत एक मुलगा तो मुश्किल ने आजीविका कमावत हैअसे मनू शकत नहीं त्या प्रत्येकाच्या धर्माची मी काळजी करत बसलो पाहिजे काय मी काळजी करत नाही आणि मी काळजी का करावी ते सर्व मोठे झालेले आहे ते जर लहान असते तर त्यांच्या धर्माचे रक्षण मी करू शकलो असतो आणि ते सुद्धा कोणत्या पद्धतीने मी त्यांना सांगितले असते की तुम्ही जर खरे हिंदू असाल तर तुमच्या धर्माकरता मरण्याचे साहस तुमच्यात असले पाहिजे तुम्ही हत्या करून त्याचे रक्षण करू शकत नाही आता कल्पना करा की एका मुलाजवळ लाठी आहे आणि दुसऱ्याजवळ बंदूक बंदूक असलेला मुलगा लाठी असलेला मुलाला मारू शकेल परंतु धर्माचे रक्षण करण्याचा हा मार्ग नाही का लाठीवाला मुलगा मारला गेल्याबरोबर त्याचे नातलं घेतात रिव्हॉल्व्हरवाला मुलगा एकटा असल्यामुळे तो ब्रेनगन ते वा स्टेनगन आणतो आणि विरुद्ध पक्षाचे लोक दहा स्टेंडगन आणतील ते त्याला इस्लामचा वा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार करण्याकरता बळजवणी करतील आणि आपल्या संख्येच्या बळावर त्याला धाक दाखवतील व म्हणतील की तुझी रिव्हॉल्व्हर तुला वाचवू शकणार नाही आणि त्यानंतर तो घाबरलेला मुलगा रडत रडत म्हणेल की तुम्ही जरी माझ्यावर बजबरी करत आहात तरी माझ्या जीवापेक्षाही मला माझा धर्मप्रिय आहे एखाद्या धर्माचे अनुसरण करणे म्हणजे आपण ईश्वराचे होणे हीच गोष्ट प्रल्हादच्या बाबतीत घडली होती तो रामनामाचा जप करत होता त्याचे वडील तो थांबवण्याकरता सांगत होते परंतु प्रल्हाद म्हणाला की मी दुसरे कोणतेही नाव घेऊ शकत नाही याबद्दल एक भजन आहे किती सुंदर आहे ते प्रल्हादला त्याचे गुरु पाटीवर दुसरे नाव लिहायला सांगत असताना प्रल्हाद मात्र राम नामच लिहितो तो म्हणतो की मी दुसरे कोणतेही नाव लिहू शकत नाही माझ्या लेखणीला दुसरे नाव लिहिताच येत नाही आणि मला दुसरे नाव येत नाही असे म्हणतात की प्रल्हाद त्यावेळी केवळ वर बारा वर्षाचा होता तर त्या बारा वर्षाच्या मुलाने आपला धर्म वाचवला आणि आपल्या वडिलांना विरोध केला त्याने आपल्या धर्माचे कसे रक्षण केले हे वर्णन करून सांगण्याची आवश्यकता नाही सर्व हिंदूंना ही गोष्ट माहीत आहे परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की प्रल्हादने आपल्या धर्माचे रक्षण स्वतःच्या बळावर केले अशा प्रकारची अगणित उदाहरणे प्रत्येक धर्मात सापडू शकतात आता आमच्या मुलामुलींना घ्या काही म्हणतात की स्त्रिया अबला आहेत पण माझे मन्ने की जगात कोणीही अबला नाही सर्व सबला आहेत ज्याच्या अंतकणात आपल्या धर्माविषयी दृढ निष्ठा असेल ते सर्व सबळ आहेत ते दुर्बल नाहीत यामुळे आपल्या मुलामुलींना आपण तुम्ही दुर्बल नाही सबळ आहात हे सर्वात आधी शिकवले पाहिजे मुलांचा धर्म मुलांजवळ आहे लोक जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना सांगतो की सरकार जर काही करणार नाही तर सर्व ज्या सर्व इस्लाममध्ये जातील असे मन्ने चूक आहे आज भारतात करोडो मुसलमान राहत आहेत ते कोण आहे त्याचा आपण सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे त्यांच्यातील अनेक अरबस्तानमधून ना आलेले नाही जे अरबस्तानमधून ना आले त्यांची संख्या काही लाखातच असेल बाकी जे करोडो मुसलमान आहेत ते सर्व हिंदू होते वा असे म्हणा की ते बौद्ध धर्मीय होते बौद्ध धर्मीय आणि हिंदू यांच्यात काय फरक आहे माझ्या दृष्टीकोनातून कोणतेही अंतर नाही अफगाणिस्तानमध्ये याची तर सगळ्यांना कल्पना असायला पाहिजे की नाही बादशाखांनी मला सांगितले की आम्ही तर आधी बौद्ध होतो नंतर इस्लाममध्ये आलो यामुळे आमची जी जुनी संस्कृती होती तिचा आम्हाला थोडाच विसरू पडू शकतो त्यांनी मला सांगितले की त्यांच्या गावांची नावांचे मूळ सुद्धा संस्कृतमधील आहे त्यांची त्यांची नावे त्यांचा पोशाख आणि इतर सर्व काही बदलले परंतु आज जे खुडवर रुजलेले आहे ते ते बदलवू शकले नाही ते ते कसे विसरू शकतात आणि मद्रास म्हणा की बंगाल म्हणा वा इतरत्र कुठेही मना, ते सर्व हिंदू होते मी जसा मला स्वतःला विचारतो तसे तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही इस्लामचा स्वीकार का केला त्यांनी धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार केला याकरता मी स्वतःलाच दोष दिला पाहिजे याकरता मला स्वतःला प्रायचित करावे लागेल तुम्हाला सुद्धा करावे लागेल त्यांनी जर योग्य केले असेल आणि हिंदू धर्मापेक्षा उदात्त धर्म स्वीकारला असेल तर आपणही त्यांच्या पाडावर पाऊल टाकायला पाहिजे होते कलमा म्हणायला पाहिजे होता इस्लामच्या नावाने शपथ घेतली पाहिजे होती आणि इस्लामचा जयघोष करायला पाहिजे होता परंतु असे काही घडले नाही यामुळे मी कोणाला मारपिट केली पाहिजे आणि कोणाला काढून टाकले पाहिजे ते आपले श्लोक आहेत आपल्या आजोबांच्या पंजोबांच्या काळात हिंदू होते असे समजा की चार पिढ्यांपूर्वी त्यांनी इस्लामधर्मात प्रवेश केला होता सर्वत्र फिरून हिंदू धर्माच्या लोकांना मी सांगितले आहे की लक्षात ठेवा अस्पृश्यतेला धर्माचा भाग समजणे हा तुमचा फार मोठा अधमपणा आहे त्याचा काय परिणाम झाला समाजाचा एक भाग पंचम वर्ण झाला मुळात चार वर्ण होते आपण त्याचे पाच वर्ण केले व पाचव्या वर्णाला अतिशद्र नाव दिले पाचव्या वर्णाला आपण आपल्यापासून वेगळे ठेवले हो त्यांचे अन्न आपण वेगळे ठेवले हो व तुम्ही आमच्यामध्ये राहू शकत नाही असे घोषित केले त्यांना गुन्हाप्रमाणे वागवण्याचा आपण निर्णय घेतला नंतर ते इस्लामकडे वळले अशा प्रकारे त्यांच्यापैकी सर्व मूळचे मुसलमान नव्हते त्यानंतर काही ब्राह्मणांनीही इस्लाम स्वीकारला वैश्य आणि शूद्रांमधून फार कमी लोकांनी इस्लामचा स्वीकार केला सध्याच्या करोडो मुसलमानांनी इस्लामधर्माचा कसा स्वीकार केला हे मी तुम्हाला दाखवले आहे अस्पृश्यतेने त्यांना इस्लामकडे ढकलले मुसलमानांना मारहाण करून आणि सर्व प्रकारे त्रास देऊन त्यांना भारतातून घालवले पाहिजे असं आज आपण आक्रोश करत आहोत त्यांना कुठे हकल पाहिजे आणि कुठे ढकलले पाहिजे याचा विचार करण्याची कोणाचीही तयारी नाही आपण लक्षात ठेवले पाहिजे की कोणावर तरी जेव्हा हल्ला होतो व इस्लाम करता त्याला भाग पाडण्यात येते तेव्हा त्याचा कोणताही रोष नसताना त्याचा सर्वनाश होतो परंतु मी मुसलमानामध्ये हिंडलो फिरलो आहे आणि माझे मुसलमान मित्र मला सांगतात की इस्लाम बरजबरीच्या धर्मांतराचा कधीही पुरस्कार करत नाही लोकांना स्वतःहून इस्लामचा स्वीकार करायचा असेल तर करू शकतात इस्लामच्या महत्तेविषयी त्यांना जाणीव करून देण्यात आलेली असू शकेल धोका देऊन वा करून वा पैसे देऊन लोकांना इस्लाम मध्ये आणता येऊ शकत नाही या देशातील सर्व मुसलमान आपले रक्ताचे भाऊबान आहेत म्हणूनच माझे म्हणणे आहे की आपण विचार करून कृती केली पाहिजे ते लोक इस्लामकडे का ओढले गेले होते याचा आपण विचार केला पाहिजे त्यांनी पैशांकरता इस्लाम कबूल केला काय तुम्हाला जर पैसा मिळवायचा असेल वा इतर काही करायचे असेल तर जगात इतरत्र कुठेही जा आणि तुमच्यासोबत तुमचा धर्म न्या जर तुम्ही तो धर्म सोडला तर तुम्ही सर्व काही सोडले मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे तुम्ही एकाही मुसलमानाला मारण्याचा प्रयत्न करू नये त्यांना जर मारायचं असेल तर मारू द्या ते जर मारतील तर ती वाईट गोष्ट असेल आपण ते वाईट आहेत असे म्हणू परंतु ते जर वाईट असतील तर त्याचे उत्तर म्हणून आपणही का वाईट झालो पाहिजे आपण त्यांच्या अदमपणाचे उत्तर चांगलपणाने दिले पाहिजे ते दारुपीत असतील तर आपणही दारू प्यावी ते बाहेर खेळाली असेल तर आपणही बाहेर खेली प्यावे ते जुगार खेळत असतील तर आपणही जुगारी व्हावे एक माणूस तलवार काढत असेल तर आपण तलवार काढावी आणि तो मुलांना मारत असेल तर आपणही मुलांना मारावे तो मुलींना पळवत असेल तर आपण त्यांच्या मुलींना पळवावे असे झाले तर त्यांच्यात आणि आपल्याच अंतर काय राहिले मला तर काही अंतर दिसत नाही मी तर म्हणतो की अरे मुसलमानांनो हिंदूंनो आणि शिखांनो धर्म काय शिकवतो ते काहीतरी समजून घ्या इक्बाल म्हणाले आहेत की मजब नाही शिकाता आपसमय बैर राखणा धर्म आपसात वैर करणे शिकवत नाही इक्बाल असे म्हणाले होते तेव्हा मी लंडन लंडनमध्ये राहत होतो ते फार मोठे कवी होते त्यावेळी ते गोलमेज पशदेत आलेले होते तिथे ते त्यांच्याकरता मेजवानी ठेवण्यात आली होती व त्यात मलाही बोलवण्यात आले होते ते म्हणाले की मी ब्राह्मण आहे ते ब्राह्मण का होते कारण त्यांचे पूर्वज ब्राह्मण होते ते कुठे राहत होते काश्मीरमध्ये ते म्हणाले की मी काश्मीरी आहे आणि ब्राह्मण आहे व त्यांनी इस्लाममध्ये धर्मांतर केले त्या सर्वांनी धर्मांतर केले होते पण ते इतक्यातच नाही तर ता कितीतरी वर्षापूर्वी परंतु त्यांच्यात ब्राह्मण रक्त आणि इस्लामी संस्कृती आहे यामुळे इकबाल म्हणाले की धर्म आपल्याला शत्रुत्व करणे शिकवत नाही त्यानंतर त्यांनी कितीतरी गोष्टी लिहिल्या परंतु ती वेगळी गोष्ट आहे आता इक्बाल नाही परंतु आपला धर्म शत्रुत्व करणे शिकवत नाही कमीत कमी आपण इतके शिकूया म्हणूनच म्हणतो की आपण माणूस झालो पाहिजे आपण माणूस झालो तर भारताला उंच नेऊ आज तर आम्ही हिंदुस्तानचे अदप्पतंग करत आहोत हिंदुस्तानचा आमच्या हातून कधीही अदप्पात होऊ नये अशी ईश्वराने कृपा करावी प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर एक एकोणीसशे नवी दिल्ली ऑक्टोबर एक एकोणीशे सत्तेचाळ बंधूंनो आणि भगिनींनो एका भगिनीने मला काल पत्र लिहिले की मी काही सेवा करू इच्छिते आणि माझ्या पतीची सुद्धा काही सेवा करण्याची इच्छा आहे परंतु काय सेवा करावी हे कोणीही सांगत नाही असे अनेक लोक आहेत की जे असे प्रश्न विचारतात मी सर्वांना एकच उत्तर देत असतो आणि ते म्हणजे सरकारी नोकऱ्या फार मर्यादित आहेत आणि जनसेवेचा कामाचा व्याप विशाल आहे यामुळे काय पाहिजे हे कोणालाही विचारण्याची गरज नाही ज्या कोणाची सेवा करण्याची इच्छा असेल तो सेवा करू शकतो परंतु आपण इतके परावलंबी झालो आहो की याबाबतीतही आपल्याला या इतरांना विचारावी लागते असे असल्यामुळे काय केले पाहिजे हे मी त्यांना सांगितले पाहिजे काय एक स्वच्छ शहर म्हणून दिल्लीला अखेरीस कितपत प्रतिष्ठा आहे इथे कितीतरी छावण्या आहेत आणि त्या किती स्वच्छ आहेत हे मला माहीत आहे तिथे असताना लोक आजारी पडतात रक्तपात आणि संपत्तीची नाजूर करण्यात आलेल्या ठिकाणीसुद्धा तशीच घाण आहे स्वच्छतेकरता दिल्ली नगरपालिका कधीही प्रसिद्ध नव्हती दिल्ली जर स्वच्छ शहर असते तर दिल्लीच्या लोकांची मने सुद्धा स्वच्छ असती आपण कुठेही असलो तरी आपण आपले ठिकाण स्वच्छ ठेवले तर त्याचा प्रभाव संपूर्ण शहरावर पडल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक माणसाने आपले स्वतःचे घर स्वतःचे अंतकरण स्वच्छ ठेवले पाहिजे मी त्या बाईनं म्हणेन की केवळ नावाकरता नाही तर खरोखरच भावाने, तुम्ही सेवा करण्याकरता उत्सुक असाल तर दिल्ली सेवा करण्याकरता भरपूर संधी आहे आणि तुम्हाला तुमच्या कामाबद्दल मला कळवण्याची सुद्धा आवश्यकता नाही त्या जर दिल्लीतील लोकांची अंतकरणे शुद्ध करण्याकरता काम करू शकल्या इथल्या निर्वासितांची अंतकरणे शुद्ध करू शकल्या तर त्यांनी फार मोठे काम केले असे म्हणावे लागेल आणि असे झाले त्यांची आणि त्यांच्या नवऱ्याची जोडी आदर्श होईल इतर लोक त्यांचे उदाहरण घेरवू लागतील मला नुकत्याच दोन थारा मिळाल्या त्यातील एक तार मुसलमान मित्राशी आहे ते म्हणतात की असे वाटते की हिंदुस्थानातील हिंदू मुसलमान अतिशय समंजस लोक आहेत आणि हिंदू आणि मुसलमान गुन्या गोविंदाप्रमाणे राहतात परंतु आता असे काय घडले आहे की हिंदू मुसलमानसोबत बसू शकत नाहीत व ते परस्परांशी भांडत आहेत परस्परांची हत्या करत आहेत व रानटीपणाचे वर्तन करत आहेत आपण दिल्लीच उदाहरण घेऊ या भारतीय संघराज्याशी निष्ठा जाहीर केली तर दिल्लीतील हिंदू आणि शीख मुसलमानांना जवळ करण्याकरता तयार आह ज्यांची संघराज्यात राहण्याची तयारी आह मग तो मी असो वा तुम्ही असो वा अजून कोणी असो त्यांनी या गोष्टीचे पालन केलेच पाहिजे ही अट केवळ मुसलमानास लागू होत नाही तर सर्वांना लागू होत शिवाय मुसलमानांजवळ भरपूर शस्त्र आहेत त्यातील बराच साठा हस्तगत करण्यात आला आहे परंतु सर्व शस्त्रे सुफुद करण्यात आलेली नाहीत पोलिसांच्या मदतीने शोध सुरु आहे तर ते जर अंत्य करण्यापासून प्रामाणिक असतील व भारताविरुद्ध लढण्याची त्यांची इच्छा नसेल तर त्यांनी संघराज्याशी निष्ठावंत असले पाहिजे इतकेच नाही तर एखादी मुसलमान सत्ता भारतावर हल्ला करत असेल तर त्यांनी तिच्याविरुद्ध लढण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे आणि जर त्यांची भारताविरुद्ध लढण्याची इच्छा नसेल तर त्यांना शस्त्रांची गरज काय इथे काही थोडे ख्रिश्चनही राहतात जर्मनी या दुसऱ्या कोणत्याही ख्रिश्चन देशाची युद्ध झाले तर त्यांना सुद्धा संघराज्याच्या बाजूने लढ़ावे लागेल, आणि देशाला निष्ठा व्हावी लागेल. मुसलमानाने जर देशाला निष्ठा वाढलेली असल तर त्यांना शस्त्रांची गरज काय त्यांनी स्वतःहून आपल्याजवळची शस्त्रे सरकारला दिली पाहिजे हे सर्व ठीक आहे परंतु हे ज्या प्रकारे म्हणण्यात येते ते विषारी आह आठ छावण्यांमधार मुसलमान आह त्यांना आपण दिल्लीमधून घालवले आह काहींची हत्या झाली आह माणूस कितीही शूर असला तरी तो मृत्यूचे स्वागत करत नसतो काहींना व्यवसाय वा अजून काही करण्याची इच्छा असू शकेल निदान आपण जिवंत राहू यातच तो समाधान मानत असतो इथून पळून गेल्यानंतर ते कुठे जातील यामुळे त्यांनी पुराणा किल्ल्यात आन हुमायूंच्या थडग्याजवळील मैदनात आश्रय घेतला आह त्यांना पावसात भिजत रहावी लागत आणि इतर अनेक अडचणी सहन कराव्या लागतात त्यांना योग्य औषधोपचार सुद्धा मिळू शकत नाही डॉक्टर सुशिला नाय्यर मला त्यांच्या अवस्थेचा अहवाल देत असता त्यात त्यांना दररोज चार तास देतात निर्वासितांमध्ये दे। अनेक हृदय स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचे बाधनपण करावे लागते याकरिता काही दायांची गरज आहे याशिवाय काही औषध व इतर अनेक गोष्टींची आवश्यकता आहे या सर्व गोष्टींची व्यवस्था करायला वेळ लागतो या लोकांना अशा परिस्थितीत का राहावे लागते हिंदू म्हणतात की आम्ही त्यांना बाहेर आकारले आणि असे करण्यात आम्ही कोणतीही चूक केलेली नाही ते जर देशाला निष्ठा असतील तर त्यांना परत आणता मी म्हणतो की जेव्हा त्यांची अंतक्रणे शुद्ध होतील तेव्हा त्यांना देशात आणता मान्य करू की मुसलमानांना देशाबद्दल निष्ठा वाटत नाही व वा ते शस्त्र सुपूर्द करण्याकरता तयार नाही याचा अर्थ असा आहे काय त्यांची कत्तल केली जावी भारतात चार ते साडेचार कोटी मुसलमान आहेत यापैकी कल्पना करा की एक लाख वा कोटी मुसलमानांनी आपली शस्त्रे लपवून ठेवलेली आहेत त्यांच्या घरात लपवलेल्या शस्त्रांचा शोध घेता येईल इतकी शक्ती तुमच्या पोलिसांमध्ये सैन्यामध्ये नाही काय आता पोलिसांची ब्रिटिशांशी बांधील की नाही मुसलमानांची कत्तल करण्याचा त्यांच्या बायका मुलांना मारण्याचा काय परिणाम होईल हे तुम्हाला कळले पाहिजे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की आपला दप्पात होत आहे 15 ऑगस्ट एकोणीशे ला आपण जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा केला तेव्हा आपण स्वतंत्र राष्ट्र झालो त्यानंतर काही दिवस आपण भावाभावाप्रमाणे राहिलो त्यावेळी सर्व काही चांगले वाटत होते परंतु आपण भाऊ भाऊ आहो हे आता आपण विसरलो ते जर आपली हत्या करत असतील तर तो मुस्लिम लीगचा दोष असेल मनात राग भरलेला होता परंतु स्वातंत्र्याच्या झळाळीत ते आपले शत्रु आहेत हे आपण विसरलो मला कलकत्त्यात हे दिसून आले हीच परिस्थिती संपूर्ण देशात होती परंतु ती भावना लवकरच विरुंग गेली आणि मुसलमान शीख आणि हिंदूंची कत्तल करण्याच्या व त्यांना हाकलून देण्याच्या मनस्थितीत आले मी आधीच सांगितले आहे की त्या दोन अटेत आपण अजून एका अटेची भर घातली तर आपण आपले काम शांततापूर्व करू शकू आपण हातात कायदा घेऊ नये ही ती अट आहे त्यांना शिक्षा करण्याचे आपले काम नव्हते आपण भानावर नव्हतो हे आपण मान्य केले पाहिजे मुस्लिम लीगने आधी मूर्खपणा केला परंतु एक स्वार काही कारणाने घोड्यावरून पडला तर दुसऱ्या स्वारानेही घोड्यावरून पडायला पाहिजे काय असे केले तर दोघांचाही नाश होईल अशा प्रकारे आपण त्यांच्याशी लढायला पाहिजे काय कोणत्या बाबतीत आपण त्यांची स्पर्धा केली पाहिजे मी आधीच म्हणालो त्याप्रमाणे त्यांचा जितका सांगूलपणा आहे त्यापेक्षा जास्त सांगूलपणा आपण आपल्यामध्ये बाणवला पाहिजे परंतु जितका वाईटपणा त्यांच्यात आहे तितकेच वाईट आपण होऊ आणि वाईटपणाच्या वाईट बाबतीत आपण त्यांच्याशी स्पर्धा करू तर त्यामुळे त्यांच्याबरोबर आपलाही अदपात होईल जर ते चुकीच्या गोष्टी करत असतील तर आपले सरकार ते ठीक करील आपले सरकार पाहिलं की आपला कोणी माणूस पाकिस्तानमध्ये पडला आहे मग तो हिंदू शीख ख्रिश्चन वा अजून कोणी असो तो तिथे अल्पसंख्य आहे व त्यांचे तिथे संपूर्ण संरक्षण मिळत नसेल त्यांना तिथे कापून टाकले जात असेल त्यांच्या मुलींना पळवून ने जात असेल त्यांचा जमीन जुमला आणि संपत्ती रवून घेतली जात असेल आणि बळजबरीने त्यांच्यावर इस्लाम लादला जात असेल तर त्याचे उत्तर आपले सरकार देईल उत्तर द्यायला सरकारला सांगा ते तर आमच्या मदतीकरता आहे उत्तर देणारे आपण कोण उत्तर देण्याचा प्रयत्न करून आपण स्वतःच दुष्ट होतो आपण कधीही दुष्ट होणार नाही स्वातंत्र्याची ही फार मोठी खूण आहे त्यात आपण पूर्णपणे अनुतीर्ण झालो आहोत त्याचा काय परिणाम झाला माझ्या मनात येते की आपल्यापैकी काही खरोखरच खुणी झाले आहेत ते कोण आहेत हे तर मला माहित नाही परंतु ते तसे आहेत हे निश्चित आणि ते योजनाबद्ध पद्धतीने ते खून करत आहेत जाळपोळ करत आहेत व बजबरीने इमारतीमध्ये घुसून त्या ताब्यात घेत आहेत ते कुठे आहेत हे मला माहीत नाही परंतु ते हे काम करत आहेत यामुळे आपला या धप्पात होतो आहे यामुळे आपल्याला कबूल करावे लागते की अशा प्रकारे प्रयत्न करणे हा मूर्खपणा आहे या अविवेकीपणातून आपण मुक्त होऊया व तिथे जे लोक राहिले आहेत त्यांना परत आणूया सरकारने असा प्रयत्न केला पाहिजे की पाकिस्तानमध्ये ज्यांचा छळ झाला व ज्यांचा तिथे विनाश झाला त्यांना परतण्याकरता पाकिस्तान विनंती परत करील आणि ज्या कोणाची लाहोरमध्ये संपत्ती आहे ती त्यांना परत मिळाली पाहिजे जी घरे सरकारने ताब्यात घेतली आहे ती त्यांना परत केली पाहिजे तिथे किती सुंदर इमारती मी पाहिल्या होत्या आणि मुलींकरता काढलेल्या शिक्षण संस्थांचे काय लाहोरपेक्षा जास्त चांगल्या शैक्षणिक सुविधा भारतात अजून कुठेही नाहीत शिक्षण क्षेत्रात लाहोर सर्वात पुढे होते ते लाहोर आज कुठे आहे या सर्व शैक्षणिक संस्था घडवण्याकरता सरकारची कोणतीही भूमिका नव्हती आणि त्या संस्थांना सरकारने कोणतीही आर्थिक मदत केली नव्हती पंजाबचे लोक मजबूत आहेत ते व्यावसायिक मनोवृत्तीचे आहेत आणि ते लक्ष्मीनिर्माण करतात तिथे मोठमोठे बँकवाले आहेत पैसा कसा खर्च करायचा आणि कसा मिळवायचा हे त्यांना माहीत आहे हे सर्व मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आह स्त्री पुरुषांकरता त्यांनी ती सर्व महाविद्यालये बांधली आहे आणि ती मोठमोठी रुग्णालयही बांधली आहे ती त्यांना परत केली पाहिजे पन्नास माईल लांब येत आहे त्या लोकांची फार वाईट अवस्था आहे यावरील उपाययोजना करण्याची जबाबदारी जर आपण शासनावर सोडली तर आपण रानटी होणार नाही हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे विदेशात राहणाऱ्या मुसलमानांकडून मला तारा आल्या आहेत ते विचारतात की लोकांनी विवेक का सोडला ते म्हणतात की आपण सर्वांनी भावाभावाप्रमाणे राहिलो पाहिजे ते म्हणतात की आम्ही जरी मुसलमान असलो तरी आपसात भांडावे असे तुम्हाला वाटत नाही इस्लाम असे शिकवत नाही मी आधीच सांगितले आहे की तुम्ही जागेवा तुम्ही मान्य करावा करू नका परंतु मी तुम्हाला सांगेन की अशा गोष्टींचा साक्षीदार राहण्याची माझी इच्छा नाही असा अधप्पात पाहण्याची माझी इच्छा नाही असे काही घडण्यापूर्वी ईश्वराने मला न्यावे अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना कर परिस्थितीत जर सुधारणा होत नाही तर माझ्या अंतकरणात भडकत असलेला ज्वालामुखी माझा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही माझे अंतकरण मला सांगते की अशा गोष्टी पाहून तुझा कोणताही लाभ होणार नाही भारताच्या स्वातंत्र्याकरता तू तु तुझ्या जीवाचा बळी द्यायचा प्रयत्न केला तुझा बळी तर गेला नाही पण स्वातंत्र्य मिळाले परंतु स्वातंत्र्याच्या प्रभातीच हे सर्व घडलेले पाहण्यात काय अर्थ आहे यामुळे माला घेऊन जा अशी मी इशाराजवळ रात्रांदिवस प्रार्थना करत असतो आणि मला न्यायच नसेल तर ईश्वराने हा आगडोंब विझवण्याची मला शक्ती तरी द्यावी दिल्लीमधील एका रुग्णालयात मोठ्या संख्येत जखमी मुसलमानांना ठल आहे। रुग्णालयात सर्व मुसलमानच आह असिथ काही हिंदूही आह काहींनी त्या मुसलमानांना जखमी करून त्यांना मारण्याचा प्रयत्न कला खिड़़़़यातून आलिला असा कोणता तरी घोळका त्या घोळक्यातील लोकांनी दारातून हल्ला करण्याचा प्रयत्न कला नाही तर लहान खिडक्यातून हल्ला कला आणि चार पाच रुग्णांना मारून तळून ग याहून जास्त पशुत्वाचे कृत्य मला माहीत नाही युद्धात सुद्धा अशा घटना घडत नाहीत युद्धात अनेकदा रुग्णालयांवर बॉम्ब वर्षा होतो परंतु अशी गोष्ट कधीही घडली नाही आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन जेव्हा गाडी आली तेव्हा एखाद्या सामानाप्रमाणे पाच लोकांनी एका माणसाला गाडीच्या खिडकीतून फेकून दिले तो मरणे अपरिहार्य होते ही आजची गोष्ट आहे परंतु रुग्णालयासंबंधी मी जे म्हणालो ती कालची गोष्ट आहे याकरता कोणाची मान दाजने खाली झुकली पाहिजे मला मान्य आहे की मुसलमानांवर सुद्धा अशाच प्रकारच्या अपराधाचा आरोप आहे पश्चिम पंजाबमध्ये जे काही घडत आहे त्याचे स्पष्टीकरण सरकारने मागायला पाहिजे प्रकरण एकशे एकोणतीस प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर दोन एकोणीसशे नवी दिल्ली ऑक्टोबर दोन एकोणीसशे सत्तेचाळ आणि भगिनीं एक शीख गृहस्थ आज मला पाण्याकरता आले होते मी गुरु अर्जुन देव यांचे शब्द सांगितलेले हे योग्य केले असे मला कुणीतरी सांगितले असे ते म्हणाले परंतु त्यांनी मला विचारले की गुरु गोविंद सिंह यांनी त्या शब्दा जो बदल केला त्या संबंधी तुम्हाला काय म्हणायचे आहे इतिहास सांगतो की गुरु गोविंद सिंह मुसलमानांचे जन्मजात शत्रू होते परंतु अशा गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे काहीही कारण नाही दहाव्या गुरुंनी गुरु अर्जुन देव यांचे शब्द जवळ पाच वापरले आहेत आणि गुरुनानकाबद्दल बोलायचे तर ते हिंदू मुसलमान आणि शीख यांच्यात कोणतेही अंतर मानत नव्हते कुणी देवळात दीवाची भक्ती करो की नमाज पडो सर्व एकच आह ब्राह्मण जर पूजा करत असल तर याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्या धर्माचा माणूस ईश्वराला शिवाय देतो खरे म्हणजे मुसलमान पूजेऐवजी नमाज पडत असतात पूजा आणि नमाज आणि एक, एक सारखी आह लोकांच्या भाषा वेगळ्या असल्या तरी सर्व माणसारखी आह गुरु गोविंद सिंह म्हणाल की सर्व माणसे मूलतासारखी आह किवळ त्यांची अभिव्यक्ती वेगळी आह जर असे असेल तर आपण सर्व एक आहो आणि वेगवेगळेही आहो करोडो माणसे आहेत परंतु मानव स्वभाव सारखा आहे गुरु गोविंद सिंह म्हणाले एके, एके देह एके बेन पुढे ते म्हणतात की ईश्वर मनाकी राक्षस यक्ष मनाकी गंधर्व की तुर्क हे सर्व वेगवेगळे आहेत गुरु गोविंद सिंहजी म्हणतात देखत को अनेक भेष आहे त्यांचा प्रभाव एक आहे त्यांचे नेमके शब्द आहेत आपल्याला विविध गोष्टी दिसत असतात परंतु त्यांचे मूळ स्वरूप एकच आहे बयन म्हणजे पाणी वाणी तर भाशा। भाशा एक आहे भाषा एक आहे शब्द म्हणजे भाषा आणि भाषा एकच असते आणि सूर्य एक आहे तुम्ही असे म्हणू शकता काय की मुसलमानांकरता एक सूर्य आहे आणि दुसरा आमच्याकरता आपणा सर्वांकरता एकच सूर्य आहे ते म्हणतात की प्रत्येकाकरता हवा आणि पाणी सुद्धा एकच आहे गंगा वाळत असताना माझे पाणी घेऊ नका असे तुर्गाला म्हणत नाही आणि पाऊस घडविणारे ढग आम्ही मुसलमान पारशी लोकांकरता पाऊस आणत नाही केवळ हिंदूंकरता आणतो असे म्हणत नाहीत संघराज्य केवळ हिंदूंकरता आहे असे नाही असे कधीही होऊ शकत नाही तुम्ही कुराणाचा वा गीतेचा वा पुराणाचा उल्लेख केला तरी तो एकच आहे केवळ त्यांचे स्वरुप वेगळे आहे तुम्ही अरबी भाषेत लिहिले तुम्ही त्याला कुराण म्हणाल आणि मग तुम्ही ते संस्कृत भाषेत वा देवनागरी लिपीत लिहिले व त्याचा अर्थ तुम्हाला कळला तर तुम्हाला दोन्ही एकच असल्याचे आढळेल ते अशा प्रकारे आपण सर्व एक आहोत असे म्हणून ते बोलणे संबोवतात गुरु गोविंद सिंह यांनी हे शिकवले आहे मी त्या सज्जन गृहस्थाला सांगितले की गुरु गोविंद सिंह जरी मुसलमानाचे शत्रू असतील तरी ती चुकीची गोष्ट आहे युद्ध झाले तेव्हा हिंदू आणि मुसलमान मेले होते व जखमी झाले होते परंतु गुरुसाहेबांचा एक समंजस शिष्य पाणी देण्याचे काम करत होता त्यांनी मुसलमानांना पाणी दिले हिंदूंना पाणी दिले आणि शिखांनाही पाणी दिले तो म्हणाला की गुरु महाराजांनी मला असेही शिकवले आहे ते म्हणाले की तुझ्याकरता ना कोणी मुसलमान आहे ना कोणी हिंदू ना कोणी शिख सर्व माणसे आहेत आणि ज्याला पाण्याची गरज आहे त्याला तू पाणी द्यायचे आहे कोणी हिंदू जखमी होऊन पडला आहे तर त्याचा प्रथमोपचार कर आणि मुसलमान जखमी होऊन पडला असेल तर त्याला तसाच पडू दे असे ते थोडेच म्हणत होते त्यांनी विचारले परंतु गुरुजी तर मुसलमानांच्या विरोधात लढल होते हो लढले होते परंतु ते त्या मुसलमानांविरुद्ध लढले होते ज्यांनी न्यायाचा मार्ग सोडला होता व ज्यांनी आपल्या धर्माचा त्याग केला होता ते दानी पुरुष होते अनासक्त पुरुष होते ईश्वरी अवतार होते त्यांच्याकरता माझे तुझे हा प्रश्न नव्हता परंतु होय ते आपले रक्षण करत होते लढाई करत होते यात काही संशय नाही शिखांचा दावा असो की नसो परंतु आपण तर अहिंसक आहोत ते किरपान ठेवतात परंतु गुरुजींची शिकवण होती की निष्पाप निरागस लोकांच्या रक्षणाकरता किरपान असते लोकांचा छळ करणाऱ्या जुलमी लोकांशी लढण्याकरता ती आहे म्हाताऱ्या बायांची हत्या करण्याकरता किरपान नाही स्त्रिया मुली आणि निरागस लोक यांना मारण्याकरता ती नाही किरपानचे हे काम नाही अपराध्याच्या पोटात खुपसण्याकरता किरपाण आहे मग तो अपराधी मुसलमान असो की अजून कोणी शीख जरी असला तरी जर त्याचा अपराध झाला असेल तर त्याच्याही पोटात ती कृपान खुपसली जाऊ शकेल आजकाल लोक ज्याप्रकारे किरपान काढतात तो रानटीपणाचा मार्ग आहे अशा लोकांना किरपान वापरायला बंदी करण्यात आली तर ती चूक होणार नाही कारण त्यांनी त्यांच्या धर्माचा त्याग केलेला आह शिखांनी किरपानला बदनाम केले आह आज माझा जन्मदिवस आह मी माझा वाढदिवस पारंपरिक पद्धतीनं साजरा करत नसतो मी म्हणेन की आजच्या दिवशी आपण उपवास कला पाहिजे सूतकताई केली पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे आपला वाढदिवस साजरा करण्याची माझ्या मत सर्वात जास्त योग्य पद्धत आहा माझ्याकरता आजचा दिवस शोक दिवस आहा मी अजूनही जिवंत आहे याचे मला आश्चर्य वाटते आणि लाजही वाटते मी तोच माणूस आहे की ज्याच्या शब्दाचा मान देशातील करोडो लोक ठेवत होते परंतु आज माझे कोणीही ऐकत नाही तुम्ही म्हणता की भारतात केवळ हिंदू राहिले पाहिजे आणि दुसरा कोणी राहता कामा नये आज तुम्ही मुसलमानांना माराल परंतु उद्या तुम्ही काय कराल पारसी ख्रिश्चन आणि इथे राहिलेल्या ब्रिटिशांचे मग काय होईल अखेरीस ते सुद्धा ख्रिश्चन आहेत त्यांची ख्रिस्तावड श्रद्धा आहे आणि ते थोड़े हिंदू आहेत आज तर आमच्याकडे असे मुसलमान आहेत की जे आपलेच आहेत आपण जर आज त्यांना सुद्धा मारायला तयार झालो तर मी म्हणेन की माझी तर अशी घडण झालेली नाही जेव्हापासून मी हिंदुस्तानात आलो तेव्हापासून हिंदू मुसलमान ऐक्य हाच माझा पेशा राहिला आहे धर्माने जरी एक नसलो तरी आपण सर्वांनी भावाभावासारखे राहिलो पाहिजे परंतु आज आपण परस्परांना शत्रूच्या नजरेने पाहू लागलो आहोत मुसलमान कितीही सज्ज नसला तरी मुसलमाना सज्जनं असूच शकत नाही असा समज आपण करून घेतो मुसलमान तर नेहमी नालयकच असतात असे आपण समजतो अशा परिस्थितीत भारतात माझे कोणते स्थान आहे आणि मी जिवंत राहून काय फायदा आता मी 125 पंचवीस वर्ष जगण्याचा विचार सोडून दिला आहे आता शंभर वा नव्वद वर्षाचाही विचार करणे थांबवले आह आज मी एकोणऐंशीव्या वर्षात प्रवेश करतो आह परंतु त्याच्यासुद्धा मला वेदना होता जे मला समजू शकतात आणि असे फार कमी लोक आहेत की जे मला समजू शकतात त्यांना मी म्हणेन की आपण या पशुत्वाचा त्याग केला पाहिजे पाकिस्तानमध्ये मुसलमान काय करत आहेत याची मला परवा नाही तेथील हिंदूंना ते मारून टाकतील तर तेच त्यामुळे पशु होतील परंतु त्याचा अर्थ असा आहे काय की मीही पशू झालो पाहिजे रानडी झालो पाहिजे संवेदनशून्य हो अशी कोणतीही गोष्ट करण्याकरता मी खमीरपणे नकार आणि तुम्ही असे करू नाही असं मी म्हणेन तुम्हाला जर माझा वाढदिवस खरोखर साजरा करायचा असेल तर आतापासून कोणालाही वेडाच्या भरात अपकृत्य न करू देणे तुमचा धर्म होतो व तुमच्या अंतकनात काही राग साकेला असेल तर तो, तो तुम्ही बाहेर काढला पाहिजे मी तर लोकांना म्हणेन की बाबांनो कायदा हातात घेऊ नका सरकारला याचा निर्णय घेऊ द्या इतके जर तुम्ही केले तर तुम्ही योग्य काम केले असे मी म्हणेन मला तुम्हाला इतकेच सांगायचे आहे प्रकरण एकशे प्रार्थना प्रवचन ऑक्टोबर तीन एकोणीशे नवी दिल्ली ऑक्टोबर तीन एकोणीशे सत्तेचाळीस बंधूंनो आणि भगिनींनो देशात अनेक ठिकाणी सत्याग्रह सुरू असल्याचे मला दिसते लोक ज्याला सत्याग्रह असे म्हणतात तो सत्याग्रह आहे की दुराग्रह आहे हेच मला खरोकरी कळत नाही या देशात लोक बोलतात एक आणि करतात त्याविरुद्ध असे सुरू आहे आज प्रत्येक कर्मचारी मग तो डाक विभागात असो की तार विभागात वा रेल्वेत वा भारतीय संस्थानात जेव्हा सत्याग्रह करतो तेव्हा आपण हा सत्याग्रह सत्याकरता आहे की असत्याकरता याचा विचार केला पाहिजे असत्याकरता सत्याग्रह करण्याची काहीही आवश्यकता नाही आणि जर तो सत्याकरता असेल तर कोणत्याही परिस्थितीत सत्याग्रह केलाच पाहिजे स्वार्थी हेतूने जे केले जाते त्याला सत्याग्रह कधीही म्हणता येऊ शकत नाही तसे करणे म्हणजे असत्याचा आग्रह धरणे सत्याग्रह करता मी फार कमी अटी सांगितल्या आहेत करता दोन गोष्टी आवश्यक आहेत असे मी म्हणालो होतो पहिली गोष्ट ही की ज्या मुद्द्याकरता आपण सत्याग्रह करतो तो सत्य असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सत्याचा आपला आग्रह निरपवादपणे अहिंसक असला पाहिजे आज जे लोक सत्याग्रह करत आहेत त्यांनी तसे पूर्ण विचारांती केले पाहिजे मूळ गोष्ट जर सत्य नसेल आणि मागण्या मान्य करून घेण्याकरता बळभी असेल तर तो सत्याग्रह मागे घेणे योग्य जर मूळ गोष्ट विषाक्त असेल तर तो दुराग्रह होईल आणि असत्य होईल आणि जी गोष्ट आपल्याला मिळू शकत नाही तिची मागणी आपण रेटू लागलो तर अशी मागणी करत असताना आपण अहिंसक राहू शकत नाही हे मी तुम्हाला सांगून ठेवतो हो तो, तो अहिंसक होऊ शकत नाही तिथे केवळ हिंसा असेल हे शक्य आहे की एखादा अन्य मागणी करत असेल आणि त्याचवेळी तो अहिंसक राहत असेल मी जर निर्वासित शिबिराचा प्रभावी असतो तर तुम्ही तुमच्या जागा स्वच्छ केल्याच पाहिजे असे मी त्या शिबिरार्थींना सांगितले असते त्यांनी केवळ पत्ते फासे जुगार खेळायला पाहिजे काय की केवळ आसाद पडून राहिले पाहिजे मला माहीत आहे की तिथे करता पुरेसे अन्न आणि पाणी नाही परंतु या कारणाकरता ते काम करण्याकरता नकार देत असतील तर ते व्यसनांना बळी पडतील आणि या शिबिरामध्ये काही आठदा लोकच नाहीत या छावण्यांमध्ये हजारो लोक राहत त्यांना आपल्या घरी कधी परतता येईल हे कोणीही सांगू शकत नाही आपण त्यांना खचितच अन्न पुरव परंतु त्यांनीही ते मिळवण्याकरता काहीतरी काम केले पाहिजे आपली छावणी स्वच्छ करण्याच्या कामापासून ते कामाची सुरुवात करू शकतात आणि मग कताई विनाई सुधारकाम काम, शिवणकाम यासारखे इतर काम, काम, या काम करण्याचीही ते तयारी दाखवू शकतात भारतात माणसाला करता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत काल हे लोक करोडपती असू शकतील परंतु आज त्यांनी आपले करोड रुपये गमावले आहेत जगात अशा गोष्टी अनेकदा घडत असतात असे झाल्यानंतर परत नव्याने कामाला सुरुवात करावी लागत जर कोणी म्हणत असेल की मी करोडपती होतो अनि मला कोणतेही काम येत नाही तर आपल्या सर्व योजना फसतील असे म्हणालो तर आपण कधीही यशस्वी होणार नाही मी अतिशय नम्रपणे सांगतो की अशा प्रकारे आपले काम चालू शकत नाही जे काही काम आपण करतो ते सर्व दृष्टीने आदर्श असले पाहिजे ते स्वच्छ असले पाहिजे आणि त्यात मुळीच घाण नसावी इथे जे लोक पडले आहेत त्यांनी स्वतःचे काम स्वतः केले मी म्हणेन की आज आम्हाला जो त्रास सहन करावा लागत आहे तो सहन करावा लागणार नाही आणि ते जर कामात गुंतले तर आपला क्रोधसुद्धा शमेल आपल्या अंतकरणातील बदल्याची भावना सुद्धा मरेल वाईट अला वाईट म्हणून ओळखण्यात आणि त्याला चांगुलपणाने उत्तर देण्यात माणसाचा चांगलपणा असतो या आताच दशाच कल्याण आह आपण कुणाला दुखी करणार नाही उलट स्वतः दुःख सहन करून इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करू आपण जर असे कल के केवळ भारताच हित होणार नाही तर जगाचही हित होईल भारत कसा वागतो याकडे आज जगाच लक्ष लागल आह आता आपल्या परीक्षची खरी वेळ आह अपना स्वतंत्र मिला अपन का